ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा श्लोक तेतीस सदृशम चेष्टते स्वस्तवान प्रकृती मियाह किम कर आपल्या प्रकृतीच अनुसरून वागत असतो महाभूते आपापल्या कारणात अव्यक्तात लिन होतात तेथे निग्रहाचा काय उपयोग म्हणून इंद्रिये जाणते निपुरुखे लाविना कौतुके आधी करुने म्हणून कोणीही शहाण्या मनुष्याने या इंद्रियांचे लिलेने देखिल लाड करू नयेत हागा गा सरपेसी खेळू येईल कि व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांग हाला हाल जिरेल सेविली काई अरे सापा बरोबर खेळता येईल का किंवा वाघाची संकट नीकपणे शेवटा जाईल का सांग बर हाल हल प्याले तर पचेल का देख खेळता अग्नि लागला मग तो सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिधला, भला नो हे पहा खेळता खेळता जर आग लागली आणि मग ती जर पळवली तर ती जशी आटोपत नाही त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केले तर ते चांगली नाही ए रवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना अर्जुना सहज विचार करून पाहिले तर या प्रकृतीच्या आधी नरीराला नाना प्रकारचे व्यवस्थित भोग का द्यावेत आपण सायासे करुनी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का आपण अतिशय कष्ट करून जेवढी म्हणून संपत्ती आहे तेवढी सर्व एकूण एक खर्चून दिवस या देहाचे जोपासना का करावी सर्व स्व एथे अर जवावी व्हावी संपत्ती जाते तेने स्वधर्मू सांडोनी देहाते पोखावे गाई या लोकात सर्व प्रकारे कष्ट करून सर्व प्रकारची संपत्ती संपादन करावी आणि मग आपला धर्म टाकून देऊन या संपत्तीने या देहाचे पालन पोषण करावे हे योग्य आहे का मग हे ती अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला केवा शिणू आपुल मग हे शरीर पाहिले तर पाच भूतांच्या मिलाफाने झालेले आहे मग ते शेवटी पाच भूतातच मिळून जाणार आहे त्यावेळी आपण केलेले श्रम कोठे शोधून काढावेत म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला केवल के कोणाने विचारावागवण यावे म्हणून देहाचे पोषण करणे हा उघड उघड घात आहे याकरता तू देह पोषणाकडे लक्ष देऊ नकोस श्लोक चौतीसावा रागद्वेषितच्या ठिकाणी इंद्रियांची प्रीती व द्वेष असतात त्या प्रीतीद्वेषाच्या ताब्यात आपण जाऊ नये कारण ते मार्गाच्या आडी येणारे आहेत ए रवी इंद्रियांची या अर्था सारिखा विषो पोखित संतोष किर एरवी इंद्रियांना पाहिजे त्याप्रमाणे विषय देत गेले तर खरोखर मनाला संतोष प्राप्त होईल परंतु तो संतोष म्हणजे सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे सभ्य दिसणारा चोर गावची शिव ओलांडली नाही ते पर्यंत क्षणभर स्वस्त असतो पुढे वनात गेल्यावर तोच आपल्या घातास प्रवृत्त होतो बापा विषयाची मधुरता परितो बाबा बचनागादी विषयी गोड आहेत खरी पण त्यांच्याविषयी अंतक करण्यात कदाचित इच्छा उत्पन्न होईल तरी पण तू ती उत्पन्न होऊ देऊ नकोस कारण त्यांच्या परिणामाचा विचार केला तर ती घातक आहेत देखई इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मेनू आमिषे भुल विजे पहा ज्या प्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला बुलवते त्याचप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते परितया माझी गळू आहे जो प्राणात घेऊन जाये तो जैसा ठाऊ आोहे झाकलेपणे परंतु त्या आमिषा खाली प्राण घेणारा गळ आहे हे तो गळ झाकला गेला असल्यामुळे ज्याप्रमाणे माशाला कळत नाही तैसे अभिलाश येणे कि जेल विषयांची आशा धरी जाईल तरी वरी पडा होई जेल क्रोधानळा त्या विषयांच्या लालसेने तशीच स्थिती होईल जर विषयांचा अभिलाष धरला तर क्रोधरूपी अग्नि पडावे लागेल जैसा कबळो नि पारधी घातेची या संधी आणि मृग ते बुद्धी साधा जसा पारधी मारण्याच्या हेतूने हरणाला चहू करून घेरून माराच्या कचाट्यात आणतो एथ तैसीची परी आहे म्हणून संगू हा नो हे पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे येथे तसाच प्रकार आहे म्हणून तू विषयांचा संग धरू नकोस अर्जुना काम व क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत असे समज म्हणून करावा मनेही आठव नवृत्तीचा बोलावा ना म्हणून विषय थारास देऊ नये या विषयांची मनात आठवणही आणू नये फक्त हा स्वधर्मचा जिव्हाळा नासू देऊ नकोस श्लोक पस्तीसावा स्वधर्मो स्वधर्मे श्रेया स्वधर्मो विगुण परधर्मानुषित परधर्माधर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी स्वधर्म चांगला स्वधर्माचरण करत असताना मरण आले तरी चांगले पण परधर्म हा भयंकर आहे अगा स्वधर्मो हा आपला जरी का कठीणू जा तरीहाची हा भला देख पहा अरे अर्जुना स्वतःचा धर्म आचरण्यास कठीण असला तरी याचे आचरण केलेले चांगले येरू आचारू जो परावा, तो देखता कीर बरवा परी आचरतेनी आचरावा आपुलाची याहून दुसरा जो परकी आचार तो खरोखर दिसावया जरी चांगला असला तरी आचरण करणाऱ्याने आपण विहित असलेल्या कर्माचेच आचरण करावे सांगे शूद्र घरी आघावी पकवाने आहाती बरवी ती द्विजे केच्या घरी सर्व चांगली पकवाने आहेत ती ब्राह्मण जरी दरीदरी दरी असला तरी त्याने ती कशी सेवन करावीत सांग बर हे अनुचित काय सेनिकी जे अग्राह्य केवी इच्छे अथवा इच्छिले ही पावी जे विचारी प अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी जे प्राप्त करून घेणे योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी अथवा विचार कर इच्छा जरी झाली तरी त्याचे सेवन करावी का तरी लोकांची धवळ रे देखोनिया मनोहरे असती आपुली तणारे मोडावी केवी दुसऱ्यांची सुंदर चुने गाची घरे पाहून आपले असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाली जिया परी हे असो दे आपली बायको जरी रुपाने बाईट असली तरी ज्याप्रमाणे तिच्या बरोबर संसार करावा हे चांगले तेवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मची सौरवाडू परतरीचा त्याप्रमाणे वाटेल तसा अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरणास त्रास पडला तरी आपला धर्मच परलोकी सुख देणार आहे हा गा साखर आणि दूध हे गौलकीर प्रसिद्ध परिकृमी विरुद्ध घे केवी बाबा साखर आणि दूध हे पदार्थ गोड आहेत हे उघड आहे पण जनताच्या रोगात त्यांचा परिणाम वाईट होत असल्यामुळे ज्यांना तो रोग आहे त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावेत ऐसेने पथ्य नभेल धनुर्धरा असे असूनही जर त्यांचे सेवन केले तर सेवन करणाऱ्याचा तो आग्रहच उरेल कारण अर्जुना त्याचे ते करणे परिणामी हितकर होणार नाही म्हणून या कांसी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारी जे म्हणून दुसऱ्याना जे विहित पण आपण जे अकरणीय म्हणून ठरलेले आहे ते हिताचा विचार करून पाहिले तर आचरण करू नये हेच बरे या स्वधर्माते अनुष्ठी वेचू होईल जीवित तो निकावर उभयत दिसत असे फार काय आपल्या धर्माचे आचरण करीत असता प्राण जरी खर्ची पडले तरीही इहर लोकांच्या दृष्टीने तो धर्म चांगलाच आहे श्लोक छत्तीसा अर्जुन प्रयुक्तोय पापम चरती पुरुष अनिच्छा ने बला दिव अर्जुन म्हणाल हे श्रीकृष्ण तर मग स्वतःची इच्छा नसता व जणू बलाने नियुक्त केलेला हा पुरुष प्रेरित होऊन पापाचरण का करतो ऐसे समस्त सुर शिरोमणी सर्व देवात श्रेष्ठ असलेले श्री कृष्ण ज्यावेळी असे, असे बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला माझी एक विनंती आहे ऐका हे जे तुम्ही सांगितले ते सकळ सा किरम्या परिसिले परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित तुम्ही मला जेवर सांगितले ते खरोखर मी सर्व ऐकले परंतु पाहिजे आहे ते मी तुम्हाला विचारतो तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानिया ही स्थिती भ्रंशे मार्गू सांडून अन्हिसे चालत देखो तर देवा हे असे कसे कि ज्ञानांची ही स्थिती बिघडून ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत असल्याचे नजरेस येते सर्व कळते व ज्यांना उपायही ठाऊक असतात ते देखील परधर्मा देखील परधर्माच्या आचरणाने स्वधर्मासून कशामुळे भ्रष्ट होतात बीजा आणि भूसा अंधुनिवाडू नेणे जैसा नावे आम धान्य व कोंडा यांची निवड जाणत नाही त्याप्रमाणे जा कधी कधी डोळसालाही कळत नाही असं का वाव जे असता सांगू सांडीती त्याची संसर्ग करिता न धाती वनवासी हि सेवित जनपद जे असलेल्या सर्व संघाचा त्याग करतात तेच परत कितीही संघ केला तरी तृप्त होत नाही सर्व सोडून अरण्यात येऊन राहतात आपण तरी लपती सर्व स्व पालाकारे सुती तयाची माझी आपण स्वतः पापांना चुकवण्याकरता लपून बसतात तात्पर्य सर्व प्रकारे पाप चुकवण्याचा प्रयत्न करतात परंतु पुन्हा बर्जपरीने त्यातच कोंबली जात जयाची जीवे घेती विवसी तेची ठाके ते गिवसी तया ज्यांचा मनापासून कंटाळा येतो तेच अंतकरणाला येऊन चिकटतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांनाच घेरतात ऐसा बलात्कारू एकू तो कवनाचा येथ आग्रह असे हे बोलावे ऋषी केशे पार्थ अशी एक बळजबरी दिसून येथे हा येथे कोणाचा बलात्कार आहे हे देवानी मला सांगावे असे अर्जुन म्हणाला श्लोक सद दिसावा श्री भगवान उवाच काम येश क्रोध महाशनो महापापमा विद्येन मिह श्री कृष्ण म्हणाले हा काम आहे हा क्रोध आहे रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा अधाशी व महापाला असे जाण तृदय कमळ आराम जो योगी यांचा निष्काम कामू तो म्हणत असे पुरुषोत्तमू सांगे नाईक तेव्हा हृदयरूपी कमला मध्ये विश्रांती घेणारा व निरीक्ष झालेले योगी जेथे विश्रांती घेतात असा तो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला ऐक तरी ते काम क्रोध क्रोधे कृपेची साठ वन नाही ते मानी जती तर बाबा बलात्कार करणारे हे काम व क्रोध आहेत असे समज हे असे आहेत कि ज्यांच्या मनात दयाचा साठा अजिबात नाही हे काम व क्रोध प्रत्यक्ष यमधर्मच आहेत असे समजले जाते हे ज्ञान निधी चे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे। हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले सर्प आहेत हे विषयरूपी दर्यामध्ये राहणारे वाघ आहेत हे भजनरूपी रस्त्यावरील वाटमारी करणारे मांग आहे हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड यांचे व्यामोहा दबड जगावरी हे देहरुपी डोंगरी किल्ल्यावरचे मोठे मोठे दगड आहेत हे इंद्रिय गावाचे गावकुस आहेत। अविवेका जगावर मोठे आहे। हे, हे मनात असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत व मुळापासूनच आसुरी संपत्तीचे आहेत यांचे पालन पोषण अचारा ने रजासी प्रमा बन तरीके तमोगुणाला तमोगुणा ने प्रमाद व मोहरूपी अपने गादी बहाल के है। है नगरी मानी जती निकीया परी हे जीविताचे वैरी म्हणवनिया यांची मृत्यूच्या नागरात चांगली पत आहे कारण कि हे जीवितचे शत्रू आहेत भुकेलिया आमिषा हे विश्वन पुरेची घासा कुळवाडियांची आशा चाळीत असे भूक लागली असता खानेस हे जग ज्यांना एका घासालाही पुरत नाही अशा या कामुक रोधांचा जो नाशकारक व्यापार आहे त्या व्यापारावर देखरेख आशा करते कव मुठी, भुवने कौतुक तिये भ्रांती ही धाकुटी, धा कुटी मुठी दुल्ह सहजमुठीत धरणे ही भुवने थोडी आहेत अशी जी भ्रांती ती या आशेची नव्या नवसाची धाकटी बहीण आहे जे लोक त्रयाचे भातुके खेळताची खाय कवतिके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजी जी खेळत असता त्रैलोक्य रुपी खाऊ सहज खाऊन टाकते त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या जोरावर तृष्णा जगली आहे हे असो मोही मानिजे या ते अहंकारे घे पे दिग जे, आपुले भोजे नाचवी असे हे असो या कामुक घरी कामक्रोधांना मोहचे आपल्या नाचवतो तो अहंकार या कामक्रोधांपास मग अकृत्य तृणकुटा भरिला तो दंभू रुढविल जगी ज्याने सत्याच्या पोटी असलेला माल मसाला काढून त्याऐवजी अकृत्यांचा पेंढा भरला असा जो दंभ तो या कामक्रोधाने जगात प्रसिद्धी झाडला साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली ती एक रबी साधू वृंदे या कामक्रोधाने पतिव्रताची शांती तिला वस्त्रही केले व मग त्या वस्त्रालंकाराने मायारूपी मांगीण सजवली नंतर मग त्या अशा सजवलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या कामक्रोधाने भ्रष्ट करैराग्याची कातडी काढली व निग्रहाची मान जिवंतपणेच मुरगडून टाकली इही संतोष वन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रोप उपडूनिया उपडून संतोष रुपी अरण्य तोडून टाकले व धैर्य रुपी किल्ले पाडले व आनंद रुपी लहान रोपटे टाकले सुखाची लिपी पुसली जिवारी आगी सुदली तापत्रयाची यांनी बोधरूपी रोपे उपटली आणि सुखाची भाषा पुसून टाकली यांनी हृदयात त्रिविध तापांचे निखारे पसरे उले। हे आंगा तव पसरवले जी नातुड उत्पन्न झालेले आहेत व अंतःकरणाला सारखे चिकटून राहिलेले आहेत परंतु शोधूनही ते ब्रह्मादी देवाना हाती लागत नाहीत हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी म्हण प्रवर्तले महामारी सावरती ना हे कामक्रोध जीवात्म्याच्या जवळ असतात व वृत्तीज्ञानाच्या पंक्तीला राहतात म्हणून हे हल्ला करावयास उसळले म्हणजे आटोपत नाहीत हे जळे विण बुडविती ती आगी विण जाळी न बोलता कवळी ती प्राणी हे पाण्या वाचून बुडवतात अग्नी वाचून जाळतात आणि न बोलताच प्राण्यांना घेरतात हे शास्त्रे दोरे शस्त्रेविण साधीती दोरेवीण बांधित यांस्त्र वाचून ठार करतात दोरा वाचून बांधतात आणि चिखले विण रोविती पाशिके विण गोविती हे कमना जोगे न होती आतवटेपणे हे चिखला वाचून रोवतात व जाळ्या वाचून अडकवतात हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोपण्यासारखे नाहीत श्लोक अडतीस धूमे नावृतो गर्भस्तथा ते नेदमावृतम ज्याप्रमाणे धुराने अग्नि मळाने आरसा व गर्भवैष्ठनाने गर्भ आच्छादलेला असतो त्याप्रमाणे याने म्हणजे कामाने हे सर्व आच्छादलेले आहे जैसी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी नातरी उलबाची खोळी गर्भस्थासी जसे चंदनाच्या मुळीला साप वेढे घालून बसतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टची गवस्नी असते का प्रभा विण भाषा नू जैसा दर्पण मळही नू नसे अथवा प्रकाश वाचून सूर्य धुरा वाचून अग्नि किंवा मळाशिवाय आरसा केव्हाच नसतो तैसे इही वीन आम्ही जैसे कोंडो निप गुंतले बी चिपजे तसे या कामक्रोधांशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेला आले नाही ज्याप्रमाणे बी कोंड्या उत्पन्न होते श्लोक एकोणचाळीसा आवृतम ज्ञान मे ते न ज्ञानी नित्य वैरी ना कामरूपेन कौंतय दुष्पुरेन ज्याची पूर्तता होणे कठीण आहे असा ज्ञानी पुरुषाचा नित्य वैरी जो काम रुपी अग्नी त्याने हे अर्जुना ज्ञान आच्दलेले आहे तैसे ज्ञान तरी शुद्ध परीही असे प्ररुद्ध म्हणून अगाध होऊन ठेले तसे ज्ञान स्वभाव हा निर्लेप आहे परंतु ते या कामक्रोधांकडून पूर्ण आच्छादलेले असते म्हणून ते मिळण्यास कठीण झाले आहे संभवे राग द्वेष अगोदर यांना जिंकावे आणि मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी परंतु या कामक्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही या ते लागी जे बळ आणि जे आंगी ते इंधने जे आगी सावावो होय उलट यांचा नाश करण्याकरता जेवढे सामर्थ्य अंगात आणावे तेवढे अग्निला ज्या प्रमाणे सर्पण त्याप्रमाणे यांनाच उलट सहाय्य करणारे होते श्लोक चाळीसावा इंद्रिया आणि मनो बुद्धिर्या मुच्य विमोह यश इंद्रिये मन व बुद्धी ही याचे अधिष्ठान आहे ज्ञान आच्छादित करून यांच्या म्हणजे इंद्रिया योगाने हा प्राण्याला मोह पाडतो तैसे उपाय जे जे, ते, -ते यासी ची होती विरजे म्हणून हटिया ते जिणी जे इची जगे अशा रीतीने ज्या ज्या युक्त्या योजाव्या त्या सर्व या काम सहाय्य करतात म्हणून या जगात हेच हटयोग यांना जिंकतात ऐसी आही साकडा बोला एक उपायो आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ असे हे काम वक्रो क्रोध जिंकण्याला कठीण म्हटले तरी त्यांना जिंकण्याचा एक चांगला उपाय आहे जर तो तुझ्याकडून होईल तर पहा तुला सांगतो श्लोक एक्केचाळीसा तस्मान्याद नियम्य भरत ऋषभ पापमानम प्रजही नाशन हे भरतश्रेष्ठ अर्जुन म्हणून तू अगोदर इंद्रियांचे नियमन करून ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पापरूपी कामाचा त्याग कर यांचा पहिला कुरुठा इंद्रिये थोडी प्रवृत्ती कर्माते निर्दळुनी घाली सर्वथै तर यांचे पहिले आश्रय स्थान इंद्रिय आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होती तर तेव्हा अगोदर या इंद्रियांचेच पूर्णपणे दमन कर श्लोक बेचाळीसावा इंद्रिय आणि पर्याहोर इंद्रिय परबुद्धी रियो बुद्धे परत असतो सह ज्ञानविरोधी म्हणून श्रेष्ठ आहेत असे म्हणतात इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा तो काम श्रेष्ठ आहे मग मनाची धाव पारुशेल आणि सोडवण होईल थारा मोडेल या पापी यांचा मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल श्लोक त्रेचाळीस हवा एवं बुद्धे परं पर बुध्वा संस्तभ्या जहिशत्रु महाबाहो काम दुरास हरिओं तत्सद्भगवदीतासूपनिषत्सु ब्रह्म विद्याजुन संवाद कर्मयोगो तृतीय मनाने मन से संयमन करून या प्रकारच्या बुद्धीच्या पेक्षाही जोरदार असलेल्या कामाला जाणून ज्याचे ठाणे हळण्याला कठीण अशा कामरूपी शत्रुला ठार कर। अंतरी हुनी जरी फिटले तरी भ्रांत जान निवटले जैसे रश्मी विण उरले मृगजळ नाही हे कामक्रोध अंतकरणातून पार गेले कि ते निशय नाहीसे झाले असे समज ज्याप्रमाणे सूर्यकिरणांच्या मृगजळ राहत नाही तसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपण काम क्रोध जर निश्चेश केले तर ब्रह्म प्राप्ती रूप स्वराज्य मिळाले असे समज मग तो पुरुष आपणच आपले सुख उपभोगतो ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहुनी कवणे कळी गुरु शिष्यांच्या संवादात येणाऱ्या विचाराने प्राप्त झालेली जीव परमात्म्याची जी एकता तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तू कधी हलू नकोस ऐसे सकळ सिद्धाचा रावो देवी लक्ष्मी ये राया देव, देव देव बोलता जा सर्व सिद्धांचा राजा देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव जो श्रीकृष्ण तो असे म्हणाला हे राजा धृत असे संजय म्हणाले आता पुनरपी तो मातु आद्यू तेथ पंडू सुतू प्रश्न करेल। आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल त्यावेळी अर्जुन प्रश्न करेल तया बोलाचा हन पाडू कि रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणारे शांताजी रस या योगाने श्रोत्याने ऐकण्याच्या उन्मेषाचा मग संवाद श्री हरि पार्थाचा भोगा वा बापा निवृत्ती नाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात बुद्धीला चांगले जागे करून मग बाबानं या कृष्णाजुनांचा संवाद ऐकादेव विरचितायाृतीयोध्याय हरिओ तत्सत्नापणमस्त